चाळीस साल महा सप्टेंबर महिना आहाती न पाहत त्यांचे गाणं गोड चावापासून सरकाराने केला साठा धान्याचा तू जाणार शेतकऱ्यांचा केला तोटा कायदे काढून हे परमेशाच धान्य आणि कापड त्याच आज बोटी झालं बंद भान भानून व्यापाऱ्यांची जंगल झाली पोट त्याने फुगडिली काळ्या बाजाराला भग आणि व्यापाऱ्याना देऊं सरकार आणि काढली जाणार धान्य दुकाना कडली जाणार धान्य दुकान इथं सुद्धा बाजार काळा नंगा नाच घालू लागला डोंगरी बाजार व्यापारी झाला मुंबई लोका कोळशाच्या गाडी तोणी जाती तांदळाच्या कोणी साखळ्या हिंदुशा टूब मरु दारू बढ़ा गरीबा बनती भक्त होती बाजार एकीकडे काळा बाजार दुसरीकडे सामा